पुस्तक मनुबा व चित्राणे चारू लेखक साने गुरुजी वाचक विद्यापाटील प्रकरण तिसरे जमीनदार व त्याचे दोन मुलगे रायगावात राव हा मोठा जमीनदार होता सारा गाव त्याला मान देई गावात काही तंटावखेडा झाला तर त्याचा निवाडा दिगंबरराव करायचे दिगंबररावांना दोन मुलगे होते मोठ्या मुलाचे नाव संपतराव व धाकट्याचे नाव ठकसेन दिगंबर रावांची पत्नी मरण पावली होती घरात आचारी स्वयंपाक करी घरात सारी अंदाधुंदी असे सारा पसारा घरात स्त्री असेल तर व्यवस्था राहते स्त्रियांशिवाय घराला शोभा नाही सारे ओसाड उदास व भगभगीत दिसते संपत तू आता लग्न कर त्या दलपतरायांची मुलगी इंदूमती तुला साजेशी आहे त्यांचं घरानंही मोठं खानदानीचं आहे इंदुमतीचंही तुझ्यावर प्रेम आहे तिच्या पित्यानं तिचं कधीच लग्न केलं असतं परंतु तिचं तुझ्यावर प्रेम आहे असं त्याला कळलं त्यामुळे तो थांबला आहे संपत तू का आएक, गर, नाही लग्नाला तयार वेळीच सारं करावं तुझी पंचवीशी उलटून गेली माझं ऐक मीही आता म्हातारो झालो आहे मरणापूर्वी घराला कळ आलेली पाहू दे घरात सून म्हणजे घराला शोभा येईल घरात आनंद येईल व्यवस्थितपणा येईल हल्ली घर म्हणजे धर्मशाळा वाटते घरपणा स्त्रियांशिवाय नाही करतोस का लग्न पित्याने विचारले बाबा थोडे दिवस आणखी जाऊ दे इंदूमतीचं माझ्यावर प्रेम आहे ही गोष्ट मला माहीत आहे ती आशिनं आहे तिची आशा पूर्ण होईल परंतु काही दिवस थांबा मी तुमच्या शब्दाबाहेर नाही खरोखर नाही संपत म्हणाला तू चांगला आहेस तो ठकसेन तर वाटेल ते करतो त्याला काही ना दरबंदच नाही तू माझी आशा तू कुळाचं नाव राख तू कुळाची परंपरा सांभाळ आपली प्रतिष्ठा जाऊ देऊ नकोस आणि संपत आता घरचा कारभार तूच पाहू लाग हिशोब वगैरे ठेव, जमा खर्च बघ चांगला हो समजलास ना पिता म्हणाला होय बाबा मी कारभार बघत जाईन तुमचा त्रास कमी करीन तुमचं सुख ते माझं संपत म्हणाला एके दिवशी संपत वसुल गोळा करून येत होता चार पाचशे रुपयांचा वसूल आला होता बाबांना केव्हा एकदा सांगू असे त्याला झाले होते इतक्यात तिकडून धाकटा भाऊ टक्सेन आला त्याला चुकवून संपत जाऊ बघत होता परंतु टक्सेन जवळ आलाच दादा भावाचा असा कार्यकंडाळा करतोस तुझे तुझ्याशिवाय मला करमत नाही मी कुठे गेलो तरी तुझी आठवण येते आणि पुन्हा मी तुला भेटायला येतो आज बरेच दिवसांनी आलो तरी मला पाहून तुला आनंद का होत नाही ठकसेनाने विचारले ठकसेन बाबांना तू आवडत नाहीस म्हणून मलाही तू आवडत नाहीस तू वाटेल तसा वागतोस उधळपट्टी करतोस तुला ताळतंत्र नाही आपल्या घराण्याचा मोठेपणा तुझ्या लक्षात येत नाही सारे लोक तुला हसतात नावं ठेवतात तुझ्याबरोबर मी राहीन त मलाही नावं ठेवतील संपत म्हणाला दादा तुझं माझ्यावर प्रेम नसलं तरी माझं तुझ्यावर आहे मला जे जे लागतं ते मी फक्त तुझ्याजवळ मागतो तू तु नाही म्हणतोस परंतु मला देतोस तू वरण नाही दाखवलीस तरी मनात माझ्याबद्दल तुला सहानुभूती आहे आज मी अडचणीत आहे मला तीनशे रुपये पाहिजेत कुठूनही दे नाही म्हणू नकोस ना टक्सेन हात धरून म्हणाला कुठून देऊ पैसे मागे दिले होते आज पुन्हा कुठून देऊ बाबांना हिशेब द्यायचा आहे जाऊ दे मला संपत रागाणे म्हणाला मी तुझा हात सोडणार नाही तू माझा दादा तू माझा मोठा भाऊ तुझा आधार मी कसा सोडू दादा तू पैसे दिले पाहिजेस मला नाही देणार तुझी ती गोष्ट हां मी कोणाला ती सांगणार नाही दादाची गुप्त गोष्ट मी कशी कोणाला सांगू दादा म्हणजे कुळाचं भूषण कुळाची कीर्ती खरं ना मी तुझी गोष्ट माझ्या पोटात ठेवली आहे परंतु मला पैसे दे फक्त तीनशे अधिक नकोत ठक्सेन असत म्हणाला घे बाबा तू तरी एक माझ्या मानगुट्टीस बसलेला गिराच आहेस पुन्हा नको मागू संपत म्हणाला पुन्हा लागले म्हणजे मागेन दादा नाही मागायचे तर कोणाजवळ गिरा मन भूत मन काहीही मन पैसे देत जा म्हणजे झालं तुझी गोष्ट मी कधीही कोणाला सांगणार नाही खरं ना असे म्हणून ठक्सेन निघून गेला ठक्सेनाचे उपद्वाप सारखे चाललेले असत त्याने कुबेराला भिकेस लावली असते खावे प्यावे चैन करावे या पलीकडे त्याला कर्तव्य नव्हते तो रायगावात फारसा राहत नसे पैसे घेऊन बाहेर जाई तिकडे चैन करी रंगढंग करावे पैसे संपले की तो घरी परत येई तो वडिलांना कधी तोंड दाखवीत नसे परंतु वडील भावाच्या पाठीश लागत असे आणि काय असेल ते असो वडील भाऊ त्याला भीत असे टक्सेनाच्या हातात वडील भावाच्या जीवनाची कोणतीतरी एक कळ होती त्यामुळे दादापासून त्याला पैसे उकळता येत छक्सेन 300 रुपये घेऊन गेला परंतु 3 महिने त्या झाले नाहीत तो पुन्हा आला पैशासाठी पुन्हा दादाच्या खणपटीत बसला दादा मला पाचशे रुपये हवे या वेळेला तो म्हणाला दादाला विक आता व पैसे संपत म्हणाला दादाला कसं विकू दादाची घोडी आहे ती फार तर विकीन तुझी घोडी विकली तर पाचशे रुपये सहज मिळतील देतोस मला तुझी घोडी उद्या बाजारात विकीन दादा तू माझा आधार आणि तुझी ती गोष्ट मी कोणाला सांगणार नाही माझं तुझ्यावर प्रेम आहे खरच, ठकसेन कावेवास वाजपणे म्हणाला घोडी कशी विकायची संपत संतापून म्हणाला कशी म्हणजे बाजारात मी विकीन, तू नको येऊ तुला तो कमीपणा वाटेल नेऊ तुझी घोडी त्याने पुन्हा विचारले बाबा काय म्हणतील संपत खिन्नतेने म्हणाला जरा रागावतील गप्प बसतील मी घेऊन जातो घोडी उद्या गुरांचा बाजार आहे शेजारच्या गावी तिथं वीकिन, माझी अडचण भागेल, माझं तुझ्यावर प्रेम आहे खरंच असं म्हणून ठक्सेन घोडी घेऊन निघून गेला शेजाचा गावी गुरांचा बाजार भरला होता सुंदर सुंदर घोडे तिथे विक्रीसाठी आणलेले होते ठक्सेनही घोडी घेऊन उभा होता ती घोडी आसपास प्रसिद्ध होती पूर्वे अनेकांनी ती घोडी विकत घेण्यासाठी खटपट केली होती परंतु संपत ती कधीही दिली नाही घोडीभोवती लोकांची गर्दी झाली हजार रुपये माग एकजण देत होता गोडी म्हणजे गोडी आहे ठकसेन म्हणाला कोणाला पाहिजे तुमची गोडी पाचशे सुद्धा कुणी देणार नाही एकजण म्हणाला आपली वस्तू आपणहून बाजारात आणली म्हणजे तिची किंमत कमी होते दुसरा म्हणाला खरोखरच विकायची आहे का तिसऱ्याने प्रश्न केला योग्य किंमत आली तर विकिन नाही काही अडले नाही ठक्सेन खुरऱ्याने म्हणाला लोकांचं अडलं नाही परंतु संपतरायांची गोडी तुम्हाला कशी मिळाली कोणीतरी प्रश्न केला आम्ही दोघं भाऊ आहोत मोठ्या भावानं ही गोडी मला बक्षीस दिली आहे टक्सेन म्हणाला बक्षीस मिळालेली वस्तू का कोणी विकतो एकाने एक विचारले अर्चन भासली म्हणजे भावना दूर ठेवाव्या लागतात दुसरा म्हणाला तुमची घोडी साडेपाचशेला देता का पहा पटत असेल तर उद्या घोडी आमच्या घरी घेऊन या घरी पैसे देईन आज सौदा ठरवून ठेवू एकजण निश्चित स्वरात म्हणाला ठीक साडेपाचशेला देऊन टाकतो तुम्हाला उत्कृष्ट घोड्यांचा शोक आहे ही घोडी तुमच्याकडे जाण्यात औचित्य आहे केवळ पैशाकडेच बघून चालत नाही ठक्कसेन म्हणाला सायंकाळ होत आली लोक घरोघर जाऊ लागले टक्सेन आपल्या घोडीवर बसून निघाला उद्या घोडी दुसऱ्याच्या घरी जाणार होती दादाने ठकसेनाला त्या घोडीवर कधी बसू दिले नव्हते आज घोडी दौडवावी हाऊस फेडून घ्यावी असे टक्सेनाच्या मनात आले त्याने घोडीला टाच मारली घोडी वाऱ्याप्रमाणे निघाली घोडी बेफाम सुटली ठकसेनाला ती आवडे बाहेर अंधार पडू लागला ठकसेन्याला समोर दिसेना शेवटी घोडी एकदम एका खळग्यात पडली ठकसेन बाजूला पडला तो चांगलाच आपटला घोडी त्या दगडावर आपटून तत्काळ गतप्राण झाली ठकसेन लंगडत कणत घोडीजवळ गेला घोडीचे प्रेत तेथे होते आता पैसे साडेपाचशे रुपये कोठून मिळणार आज मेली ती उद्या विकल्यावर मरती तर घोडीचे ठकसेनेला काहीच वाटले नाही परंतु पैशाचा प्रश्न त्याच्यासमोर होता तो उठला अंधारातून चाचपड्यात निघाला हातात सोन्याच्या मुठीचा चाबुक होता गाव जवळ आला होता आता त्याला प्रथम मनु विणगराचे घर लागले असते भूतासारखा राहणारा मनु मनूजवळ खूप पैसा आहे सोन्याच्या नाण्यांनी भरलेल्या पिशव्या आहेत मनूच्या घरी आपण दरोडा घातला तर मनूला एकदम जवळून भिवविले तर त्याला धाक दपटशा दाखवला तर मनूचे पैसे लांबवावे लुबाडावे असा विचार टक्सण्याच्या मनात आला त्याला ती सुन्याची नाणी दिसू लागली तो जणू स्वप्नात होता इतक्यात एकाएकी वादळ उठले गार वारा वाहू लागला आकाशात ढग जमले अंधार अधिक दाटला ठकसेन झप झप चालू लागला मनु विणकराची झोपडी आली झोपडीचे दार उघडे होते आत चुलीत मंदाग्नी पेटत होता दिवा मिनमिन करीत होता परंतु मनू कुठे होता तो तेथे नव्हता आपले द्रव्य सोडून तो कुठे गेला ठक्सेनाने आत डोकावून पाहिले आत कोणी नव्हते तो पटकन झोपडीत शिरला परंतु तेथे त्याला ते ते पेटी बिटी दिसेना कोठे आहे या कृपणाचा ठेवा ठकसेन पाहू लागला तो त्या मागाजवळ गेला तेथे त्याला ते ते ते जरा उकरलेले दिसले त्याने भराभर माती उकरली भुसभुशीत होती माती थोडीशी माती काढताच हाताला त्या दोन पिशव्या लागल्या ठकसेनाने त्या बाहेर काढल्या हेच ते द्रव्य जड होत्या पिशव्या त्याने त्या ते पिशव्या उचलल्या माती नीट करून ठेवून तो बाहेर पडला अंधारात निघून गेला बाहेर वादळ फारच जोरात सुरू झाले कडाड कडाड मेघ गरजू लागले गाराही पडू लागले, मोठ्या आंबा उडायला गारा गारांचा पाऊस असा पाऊस कधी पडला नव्हता मनु बाहेर गेला होता दोरा विकत आणण्यासाठी गेला होता सकाळी नवीन ठाण लावायचे होते त्यासाठी दोरा हवा होता म्हणून तो गेला होता तो तिकडेच अडकला आपण पटकन घरी येऊ असे त्याला वाटले कडी न तो गेला होता त्याच्या घराची सर्वांना भीती वाटे कोणीही त्याच्या वाटेत जात नसे आपल्या घरी कोणी चोर येईल अशी शंकाही मनूच्या मनात कधी येत नसे वादळ जरा थांबले गारांचा वर्षाव थांबला पाऊस पडतच होता मनू घरी येण्यास निघाला पावसातून भिजत तो घरी आला दुसरे कोरडे कपडे नेसून तो सुरीजवळ गेला तो गारटला होता आता ऊब आली त्याने जेवण केले आणि झोपडीची दार लावून खिडक्या लावून तो आपल्या त्या ठेव्याजवळ आला मिन मिन करणारा दिवास जळत होता मनू माती उकरू नेहमीप्रमाणे त्याने माती दूर केली परंतु पिशव्या कुठे आहेत पिशव्या नाहीत तो घाबरला त्याने हातभर खणून पाहिले दोन हात खणले परंतु पिशव्या नाहीत त्याने सर्वत्र पाहिले कोपरान कोपरा शोधला परंतु सोने नाही कोठे गेले सोने पंधरा वर्षप्रेमाने साठविलेले सोने बायाच्या गारठ्याने मनू गारटला नाही परंतु पैशाची उब नाहीशी होताच तो कापू लागला आपले प्राण जाणार असे त्याला वाटले त्याने आपले हृदयघट्ट दरून ठेवले छाती फुटणार असं त्याला वाटले तो मदेश डोळे फाड फाडून पाहि मध्येच तो डोळे मिटी माझं सोनं माझं सोनं असे म्हणून तो रडू लागला पाऊस थांबला होता परंतु मनू विणकराच्या डोळ्यातून पाऊस पडत होता आकाश निर्मळ झाले परंतु मनूचे हृदय अंधाराने भरले तो वेळासारखा झाला माझं सोनं माझं सोनं करीत तो झोपडीच्या बाहेर पडला दिगंबर रायांकडे दाद मागावी असे त्याच्या मनात आले रडत रडत तो निघाला दिगंबर राव आज घरी नव्हते त्यांचा मोठा मुलगा संपतराव तोही घरी नव्हता तो, तो शेजारच्या कोणत्याशा गावी मेजवानीला गेले होते त्यांच्या घरी घडी माणसे होती कारभारी होते त्यांच्या गप्पा गोष्टी चालल्या होत्या कोणी खेळत होते इतक्यात माझं सोनं गेलं माझे प्राण गेले द्या हो सोनं आणावो शोधून कसं गेलं माझं सोनं कोणी नेलं असे ओरडत म्हणून तेथे आला वाड्यातील सार्या मंडळींना आधी काही कळेना सारा गोंधळ हे पा म्हणून नीट सारं सांग प्रमुख म्हणाला काय नीट सांगू मी दोरा विकत आणण्यासाठी बाजारात गेलो होतो पावसामुळे दुकानात अडकलो परंतु पाऊस समतास घरी गेलो घरी जाऊन माझी पिशवी पाहत तो नाही दोन पिशव्या होत्या दोनशे बहात्तर मोहरा होत्या लवकरच तीनशे झाल्या असत्या किती या बोटांनी मी त्या मोजेत असे माझी मोहर मी अंधारातही ओळखीन गेल्या साऱ्या गेल्या तुम्ही जा शोधा चोर कुठं गेला चोर काय करू मी माझा सारा आनंद गेला माझी शक्ती गेली छे पायानं चालवत नाही आणावो माझ्या पिशव्या असे म्हणून तो म्हातारा विणकर ते, ते मट कन खाली बसला त्या सर्वांना त्याची क्यू आली म्हणून कधी गोडदोड खाल्ले नाही चांगले वस्त्र ल्यायला नाही गाडी घोडा ठेवला नाही चैन त्याला माहीत नव्हती दिवसभर तो काम करी काम करून त्याने पैसे जमविले निद्याच्या श्रमाचे पैसे, पैसे परंतु सारे गेले त्या पैशांचा काय होता त्याला उपयोग परंतु ते जवळ असणे त्यांचा स्पर्श बोटांना होणे त्यांचे दर्शन डोळ्यांना होणे यातच त्याचा आनंद होता पैशाचा दुसरा उद्देश नव्हता दुसरे, दुसरे प्रयोजन नव्हते ते पैसे म्हणजे मणूबाबूचे एक प्रेमाचे जणूस्थान होते तुम्हाला कोणाचा संशय येतो का त्या प्रमुखाने विचारले हा तुमचा गडी भिकू याचा मला संशय येतो तो मागे एकदा म्हणाला होता की तुझे पैसे चोरले पाहिजेत याला विचारा मनू म्हणाला भिकू एकदम संतापला थोबाड फोडीन बुड्ड्या मी का पैसे चोरले तुझे संध्याकाळपासून मी इथं आहे आणि तुझे पैसे जर आता गेले वाह, कधी थट्टेत बोललो असेल तर त्यासाठी का माझ्यावर आळ घेतोस भिकू रागाणे म्हणाला हे पा म्हणू असं उगाच कोणाचं नाव घेऊ नकोस भिकू प्रामाणिक आहे आज कितीतरी वर्षे या बड्या वाड्यात तो काम करीत आहे परंतु त्यानं कधीही कशाला हात लावला नाही प्रमुख म्हणाला भिकू मला क्षमा कर परंतु माझं सोनं कोणी नेलं माझं सोनं शोधावं तुम्ही पंधरा वर्षाची सारी कमाई गेली अरे रे आता कसा जगू कसा राहू जा कोणी शोधा तो काकुतीने म्हणाला काही लोक कंदील घेऊन गेले कोणी हातात काठ्या घेतल्या कोणी या बाजूला गेले कोणी त्या परंतु चोर सापडला नाही लोक घरोघर झोपले होते हवेत गार्टा होता संशोधन करणारी मंडळी परत आली सापडलं का सोनं माझं सोनं म्हणूनही विचारले चोराचा पत्ता नाही सर्वत्र शोधलं जिकड्या तिकडे चिखल झाला आहे नद्या नाल्यांना पूर आले आहेत शक्य तो प्रयत्न केला मनु झालं ते झालं जाला। असेल आपलं तर परत मिळेल तो प्रमुख म्हणाला माझंच होतं माझ्या श्रमाचं होतं सारखं मी काम करीत असे कधी विश्रांती घेतली नाही मनू रडत म्हणाला जा आता घरी काळजी करून काय होणार प्रमुख म्हणाला मनू आपल्या झोपडीत गेला तो तेथे बसून राहिला शून्य दृष्टीने तो सर्वत्र पाळत होता हळूहळू त्याचे डोळे मिटले पहाटे त्याला झोप लागले सकाई सर्व गावात चोरीची वार्ता पसरली सारा गाव मणीच्या झोपडीपाशी उभा झाला जो तो हळत होता प्रत्येकाला वाईट वाटत होते मनू खिंडहून बसला होता त्याच्या आधीच खोल गेलेले डोळे एका रात्रीत आणखी खोल गेले त्याच्या तोंडावर प्रेतकाळा आली होती एक शब्दही त्याला बोलवेना मनूच्या झोपडीपासून थोड्याशा अंतरावर सखाराम राहत असे सखाराम मोलमुजरी करी त्याच्या बायकोचे नाव साळूबाई साळूबाई मोठी प्रेमळ होती दुसऱ्याची मनस्थिती तिला पटकन समजे तिला एक मुलगा होता असेल पाच सहा वर्षाचा मोठा गोड मुलगा तो आईबापांचा फार आवडता होता त्याचे नाव रामू साळूबाई रामूला बरोबर घेऊन मनुकडे आली गर्दी आता ओसरली होती लोक आपापल्या उद्योगाला निघून गेले होते मनू तेथे एका जुन्या आराम विषण्णपणे पडला होता वाईट झालं हो कसे नेवले पैसे तरी वाईट नका वाटून घेऊ हो। वाईट वाटून काय करायचं म्हणू दादा आणि तुम्ही भारी स्पशाच्या मागे लागता कधी देवळात जात नाही देवदर्शन करीत नाही एकादशी नाही सोमवार नाही रोज उठून मेल ते अक्षय काम काम म्हणू दादा काम कराव, परंतु रामाला विसरू नये देवाला विसरू नये आता देवाला विसरू नका कधी भजनाला जात जा तुम्हाला येतं का भजन या आमच्या रामूला येतात भंग रामू दाखोरे म्हणू राभंग हसतोस काय लबाडा म्हण मनुबाबांना म्हणून दाखव साळूबाई बोलत होती रामू लाजला त्याने आपले डोळे दोन्ही हातांनी मिटले पुन्हा ते हळूच उघडून त्याने बघितले नंतर आईच्या पाठीमागे जाऊन लपला म्हणणारे लाजाला काय झालं आई म्हणाली रामू अवंग म्हणू लागला आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा सकलांच्या पाया माझे दंडवत आपूलाले चित्त शुद्ध करा हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध भावे, तुका म्हणे हित होय तो व्यापार करा काय फार शिकवावे त्या लहान मुलाची वाणी निर्मळ होती ती वाणी गोड वाटत होती अभंग म्हणून झाल्यावर रामूने आईच्या गळ्याला एकदम मिठी मारली तिने त्याच्या प्रेमाने मुका घेतला मीही माझ्या सोन्याच्या त्या मोरांचे असेच मुके घेत असे त्या मोरा म्हणजे जणू माझी मुलं त्यांची मी मुके घेत असे त्यांना मी पोटाशी धरीत असे आता कोणाला धरू पोटाशी कोणाची घेऊ मुके मनु बाबा म्हणाला या माझ्या रामूची घ्या साळूबाई म्हणाली रामूचे बाबाने आश्चर्याने विचारले हो रामू म्हणजे आमचं सोनं आम्ही मोलमजरी करतो परंतु कोणासाठी या रामूसाठी आमचे पैसे या रामूसाठी रामू आमची धंदवलत चालती बोलती धंदवलत हसणारी खेळणारी धंदवलत असे म्हणून साळूबाईने रामूला पोटाशी धरले थोड्यावेळी कोणी काही बोलले नाही आज म्हणूबाबा तुम्ही की नाही आमच्याकडेच जेवायला या घरी करू नका आणि आता हे थालीपीठ आणलंय ते खा आज सकाळी कामाला जाताना म्हणाले थालीपीठ कर केलं पुरुषांच्या पोटांना निरनाळे पदार्थ हवे असतात आम्ही बायांना काहीही चालतं घ्या हे थालीपीठ नाही म्हणू नका तुम्ही बरेच दिवसात खाल्लं नसेल साळूबाई म्हणाली तिने माताऱ्याच्या हातात था थालीपीठ दिले पाण्यात गुंडाळलेले होते ते मनुबाबा त्याच्याकडे पाहत राहिला त्याने एक तुकडा रामूला दिला त्याला कशाला तो सार खाईल लबाडा तो, तुम्हीच खा मी आता जाते आणि तुम्ही की नाही बाबा फार नका काम करीत जाऊ जरा हसत बोलत जा देवदर्शनाला जात जा भजन करा समजलं ना असे म्हणून साळूबाई रामूला घेऊन निघाले मनुबाबा खुर्चीतच होता गावातील कितीतरी मंडळी येऊन गेली परंतु साळूबाईचे बोलणे किती साधे किती प्रेम त्याच्या मनावर त्याचा परिणाम झाला त्याच्या त्या ते खोल गेलिख्या डोळ्यातून पाणी येणार होते परंतु मोठ्या कष्टाने ते त्याने आवरले गेल्या पंधरा वर्षात हृदयाला भावनांचा स्पर्श झाला नव्हता स्वतःच्या हृदयाची जाणीवत जणू त्याला नव्हती परंतु त्याला स्वतःला हृदय असल्याची जाणीव झाली त्यालाही गोड गोड अभंग आठवू लागले आपण एकेकाळी देवळात जात असू देवासमोर बसत असू ताठवले हृदयाचे बंद दार दरासेलकिले झाले ते दार गंजून गेले होते परंतु साळूबाईच्या शब्दातील स्नेहाने गंज निघून गेला दार जरा उघडले थोडासा प्रकाश हृदयात शिरला